शून्यवादाची शंका येऊ शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होतो अज्ञानही निवृत्त झालं त्याला निवृत्त करणारं वृत्ती ज्ञानही निवृत्त झालं मग राहिलं काय शिल्लक अशी मनामध्ये शंका येऊन कदाचित हा माणूस शून्याकडे प्रवृत्त होण्याची शक्यता आहे दाट शक्यता ती मनात घेऊन सांगतात की दोन्ही निवृत्त झालं तरी आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे म्हणजे स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते अवशिष्ट राहतं हेच सांगण्या या प्रकरणाचं तात्पर्य किंवा त्याची प्रवृत्ती त्याच्यासाठी ला आत ठाऊनी कोपट तो साधी आपण स्वतः आत ठाऊने आपण स्वतःच्या सकट त्यात सापडतो विनाश करायला कारणीभूत होतो हा सगळा एकच दृष्टांत जर आपण ध्यानात ठेवला तर असा त्या मुचा अनुभव लागतो संपूर्ण ओवी एक दृष्टांत सांगितलं असं लक्षात घेऊन बरं का दोन दृष्टांत सांगितले त्याचा अर्थ वेगळा होतो एकच एक दृष्टांत करायचा असला तर असा का चोर मोठे तो आपण असा एक अन्वयी लावून एक अर्थ होऊ शकतो आता दोन लावून कसा अर्थ होतो तो बघा आधी पोता साचोणी विषय आपण ते जाणले जैसे आध्नान, आध्नाना दुसरा तो, तो कापुराचा जो भाग आहे तोही नष्ट होतो अग्नि भाग आहे तोही तो। अगदी तथ त्याचप्रमाणे अज्ञान विनाश्नाचा विनाश करून आपल्याला स्वतःला काही आता निवृत्त शिल्लक राहिलं नाही म्हणून तेही निवृत्त होत कोणत्याही प्रकारचं कार्य शिल्लक राहत नाही कदाचित माणसाच्या मनात असं येईल कि कार्य आपल्याला शिल्लक राहिलं नाही म्हणून जर वृत्ती ज्ञान निवृत्त झालं तर खाली काय शिल्लक राहिलं त्याचं उत्तर आहे स्वरूपितप्रमाणे कोश किडा आपले घर तयार करून हा एक दृष्टांत त्याच्या करतात तो कोश किडा या कोसल्याचा दृष्टांत मौलीने ज्ञानेश्वरीतही दिलाय हा कोश किडा याला कोण इंजिनियर भेटला होता बुद्धिमान मला माहीत नाही पण त्या इंजिनिअरने त्याला असं घर बांधायला शिकवलं की ज्या घराला दार नाही ज्या घराला खिडकी नाही वारा व प्रकाश येण्याची अजिबात सोय म्हणून आता सरकारने त्या घराच्या बांधणी करता किती जागा बांधली पाहिजे व किती प्रकाशासाठी वायूसाठी जागा ठेवली पाहिजे याचं बंधन घातलं आता आपल्याला असं घर बांधता येत नाही आता बेकायदेशीर दे कोणी जर दूर बसून बांधेल आणि त्याला जर घर नंबर द्या जर नगरपालिका म्हणत असेल तर नंबर दिल्याने आम्हाला कर देता येत ना जाऊ दे कसं का घर बांधे ना असा जर एखादा कोणी चीफ ऑफिसर किंवा आपला जर निवडून दिलेला ग्रामपंचायतीचा सरपंच जर आला त्याला आपण काही करू शकत कर नाही पण नियम आहे की इतका प्रकाश आणि इतकी हवा घरात येईल इतकी दार अशा प्रकारच्या खिडक्या ठेवूनच घर बांधलं पाहिजे असा आता सरकारचं बंधन आहे पण या कोश किड्याला कोण इंजिनिअर घेतला होता मलाही माहीत नाही त्याने दार बंद करायची खिडक्या बंद करायची बाहेर आपल्याला यायला जागा नाही असं घर बांधून आशिरला आणि आपण आपल्या स्वतःला मुकला म्हणजे घर बांधणारा तोच घर घर त्याच बांधणारा तो आज चिरणारा तो आणि बाहेर यायला आपल्याला ही स्वतःला जागा न ठेवता बांधल्यामुळे तो जसा तिथे स्वतःच विनाशाला पावतो त्यात आपण शिकून दार बंद करतो आपण चिरतो आणि दार बंद करून टाकतो त्याचा परिणाम काय कोण बाहेर जायचं आपल्या स्वतःला मोठ बांधणी म्हणजे तुम्हाला आता कदाचित माहीत नसेल मोठ बांधणी म्हणजे चार पदर अशी पसरलेली असतात त्या पसरलेल्या चार पदरांची एका विशिष्ट पद्धतीने जर गाठ बांधली त्याच जर गाठोड तयार केलं तर त्या गाठोड्याला बोट असं म्हणतात पाण्याची मोठ असते ते निरळीव लक्षात ठेव याला आपण मोठ म्हणतात मोठ हे दोन्ही कडे शब्द वापरला जातो किंवा त्याला मराठीत मोठकुळं असं म्हणतात मोठकुळ असं हे सारुणी गेलो मोठ दिली मोठ आता कटकट कशाची असं महाराजांनी म्हटलंय मोठ म्हणजे मोठकुळ गाठोड तर ते मोठकुळं जे आहे ते मोठकुळं बांधलं मोठ बांधली त्याच्यामध्ये सगळे चोरीचे पदार्थ बांधले त्याला असं वाटलं कुणीतरी आलंय कुणीतरी मला बघतय म्हणून तो काय तो चोर घाबरून त्या मोठे मध्ये आपण सापडून दे असं म्हणावं लागत नाही साधे शब्दाचा अर्थ सापडून देणे आणि तिथे त्याचा अर्थ केला तर साधे याचा अर्थ आपला स्वतःचा विनाश करून देतो गोशिकेडा किंवा अग्निक जाण्याचे निशाने आपलाच त्याप्रमाणे अग्नी हा कापरा निघालेला असतो पण कापूर जाळून झाल्यानंतर स्वतः सुद्धा विनाशाला पावतो किंवा नाशाला प्रवृत्त होणं म्हणजे स्वतःचा नाश करून घेणं कारण निवर्ते काही शिल्लक नसलं म्हणजे विनाश झाल्याशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही अगर त्यात आव्हान पण त्याला विनाश पावायला त्याप्रमाणे अब्रह्माश्मी हे वृत्त ज्ञान मी मनुष्य करता रोगता सुखी दुखी, मरणारा पापी पुण्यवान <hmit> इत्यादी व्यवहारात हे तुझे अज्ञान <hmit> त्या अज्ञानाचा नाश करण्याच्या विषयाने ज्ञान <hmit> हे आपलाही नाश करून घेते अज्ञानाच्या <hmit> <hmit> निमित्ताने ते ज्ञानही आपला स्वतःचा विनाश करून घेत असत असा त्याचा थोडक्यात <hmit> <hmit> अर्थ आहे तेच पुन्हा प्रकारांतराने सिद्ध करतात <hmit> <hmit> <hmit> अज्ञानाचा <जा> टेका <hmit> <hmit> नसताही ज्ञानाधिकार हाके तो उपकार आपला महाराज म्हणतात पुढे येणार आपल्याला अज्ञान हे ज्ञानाचा टेकून असेल तर कानावर येणार नाही म्हणत त्या अज्ञानाचा जर टेकून असेल तर ज्ञान शिल्लक राहणार सत्ता स्फूर्ती प्रदान असा आणि इथे टेकू म्हणण्यामध्ये निवर्त्य असा आज्ञान नावाचा निवर्त्य पदार्थ जर शिल्लक नसेल तर तो पदार्थ शिल्लक असणं याचं नाव अज्ञानाचा टेकू असण कापूर असेल तर अग्नि त्याच्या निवृत्तीला प्रवृत्त होईल म्हणजे कापराचा टेका असतो आणि काफराचा टेका म्हणजे तो विषय निवर्त्य संपला की निवर्त्य विषय संपल्याबरोबर जसा अग्नि नाईला असत अक्कल ओशारीने म्हणा का आणखीन काही कारणाने म्हणा अक्कल ओशारीने राजी खुशीने कोणत्याही प्रकारची नशा पाणी न करता मी हे दिले आहे मी निवृत्त होतो असं ते ज्ञान म्हणत का कारण आता निवृत्त काही शिल्लक राहिले नाही म्हणून म्हणून येथे अज्ञानाचा टेकू या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानानिमित्ताने अज्ञानाच्या जो निवृत्तीसाठी जोपर्यंत अज्ञानाचा विषय आहे निवृत्त म्हणून विषय आहे तोपर्यंत ज्ञान राहतं त्याच्यापुढे ते ज्ञान त्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी वाढणं म्हणजेच निवर्ते काही शिल्लक नसेल तर त्याचा स्वतःचा विनाश करून घेणार अज्ञान जर ज्ञान वृद्धीला पावलं तर अज्ञानाचा आश्रय असे म्हणजे निवृत्तीचा विषय असो पर्यंत ते ज्ञान राहत आणि त्याच्यानंतर त्याची होणारी वाढ ही स्वतःच्या अभावासाठीच आहे असं आपण समजा अज्ञानाचा टेप्पा नसता हे ज्ञान ज्ञान राहतं आणि अज्ञान निवर्त संपलं त्याच्यावरून तू ज्ञानही नाही सो मनुष्य परस्पर परस्पर होण्याच कारण निवृत्त करायचं आत्पादन करणं आणि ज्ञानविषयता म्हणजे आवरण निवृत्त करणं म्हणजे आज्ञान निवृत्त करणं ज्ञानाची विषयता व्हायला जर अज्ञानच शिल्लक राहिलं नाही तर ते कोणाला निवृत्त करील म्हणून निवृत्त निवृत्तीच कारण त्याच्या मी निवर्त्य काही जर शिल्लक असेल तर ते ज्ञान प्रवृत्त निवर्ती असं अज्ञानच शिल्लक राहिलं नाही म्हणून त्या ज्ञानाची विषयता म्हणजे अज्ञान निवृत्ती तीच आता शिल्लक राहिली तर ज्ञान कशाला राहील ते नाही जास्त आपसुका निवृत्तो मी मनुष्य करता भेटता मरणार आहे हे जे वाटणे तेच अज्ञान हे अज्ञान म्हणजे अज्ञाबोध याच कार्य याचा जर टेका असेल तर मी शुद्ध बुद्ध नित्यमुक्त सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे हे ज्ञान राहणार नाही हे राहणार नाही कारण ह्या ज्ञानाचं काम आहे त्याला घालवून टाकणं पण ते घालवायला आला ते निघून गेलं कशा करता ते राहील आता म्हणजे हे ज्ञान उत्पन्न होऊन नाश करत हे उत्पन्न होतं अज्ञानाचा नाश करत कर्तृत्व भक्तृत्व इत्यादी धर्माचा विनाश करत त्या धर्मालाही शिल्लक ठेवीत नाही त्याचं कारण जे अज्ञान त्याचाही नाश म्हणजे कार्याध्यासाचाही विनाश करत कारणाध्यासाचाही ते विनाश करत मग आता आता काही शिल्लक राहिलं नाही आपण निवृत्त होतो अज्ञानाचा नाश केल्यानंतर उत्तर क्षणाला नाश करून घेत त्याला पुन्हा नाश करायला दुसऱ्या कारणाची ते आपला नाश करून घेण्याकरताच असते ते कशा करता राहत ते एवढ्यासाठी राहते की आपला स्वतःचा विनाश करून घेण्याकरता राहत थोड्या वेळानं ते नाही थोड्या वेळा म्हणजे त्याच गोष्ट दृष्टांतपूर्वक चार असते हीच गोष्ट दृष्टांत पूर्वक चार वयाने सिद्ध करता दशाही ते निमालया येणे जे वाया ते केवळ नाशावया दीपाचे दिव्याचा दृष्टांत देतात व्यवहारातही असं म्हटलं जाती म्हणजे व्यवहारात असलेला एक वाकप्रचार आहे तो इथे महाराजांनी व्यवस्थित रीतीने लिहिलेला आहे त्या दृष्टांताचा इथे उल्लेख करतात ज्याप्रमाणे दीप निवृत्ती कालामध्ये पुन्हा उत्कर्षाने प्रकाशाला पावतो इतकंच नव्हे तर उत्कर्ष रूपाने प्रकाश दाखवून स्वतः विलीन होतो त्या अगदी त्याचप्रमाणे ज्ञानसुद्धा स्वतःच्या उत्कर्षाला पाहून स्वतःचा उत्कर्ष दाखवून आणि सरते शेवटी ते विलियाला जात असत किंहना अशा पद्धतीने ज्ञानाचं हे वाढणं ज्ञानाचा हा वाढ विस्तार उत्कर्ष हा संपूर्ण जणू त्याच्या नाशासाठीच होतोय की काय अशा पद्धतीने मला तिथे सांगतात ज्या ज्ञानाचं हे वाढणं आहे अतिउत्कर्षाला जाणं आहे हा त्याचा उत्कर्ष स्वतःच्या या ज्ञानाच्याही बाबतीत आहे असं आपण समजा असं महाराज या ओवीने आपल्याला सांगतात उठणे कि पडणे उच्च भाराचे कोण जाणे की सुक जावळाचे या ओवीमध्येही असाच दुसरा दृष्टांत देता कि वाढणं हे कसं विनाशाला कारणीभूत असत त्याचा हा दृष्टांत आहे हा दृष्टांत थोडासा आणि सूक्ष्म अशा पद्धतीचा आहे महाराज म्हणतात कुचभार कुचभाराचे वाढणे उठणे म्हणजे त्याचं जे, जे पूर्णत्व आहे त्याचं जे परिपक्वत्व आहे ते त्याच्या विनाशासाठीच आहे असं महाराज याच्यामध्ये प्रतिपादन करतात आणि इतकंच नवे तर जाती जातीपृष्प म्हणून ज्याला म्हणतात म्हणजे जईचं जे, जे फुल आहे प्रफुल्लम ते पूर्ण प्रफुल्लतेला ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी उत्तरक्षणेन एव उत्तरक्षणातच निरस भावम अगदी दुसऱ्या क्षणातच निरस भावाला प्राप्त प्राप होत असते हाच दृष्टांत पुढे ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी दिलेला आहे हा तेथे प्रसंग असा आहे की मनुष्याने जी आशा आहे ती आशा सोडून आणि कर्तृत्वाचा अहंकार सोडून कर्म करावं असा तिथे प्रसंग आहे आणि जर मनुष्य फलाशा टाकून कर्म करीत तर तैसे कर्मविषय न करणे केले जी कर्म करण्याच्या निमित्ताने निष्काम रुपाने जर हो त्याने ते कर्म केलं फलाशा टाकून व कर्तृत्वाचा मध टाकून जर त्याने ते कर्म केलं तर फलभोगाच्या दृष्टीने त्याच ते कर्म करणं म्हणजे जणू कर्म केलंच नाही असं केल्यासारखं होत कस त्याच्यासाठी दृष्टांत एरवी जाती पुष्पाचे विकसणे त्याचे नाम जया जैसे सुखणे जाती पुष्पाचं विकसित होणं जाईच्या फुलाचं विकसित होण म्हणजेच जणू त्याचा सुखन विकास त्याचा आणि सूचक आहे तो विकास पूर्ण होण ह्याचं नाव सुखन आणि व्यवहारात पाहतो किषभाव विकारामध्ये असते जायते वर्धते विपरीणते ही त्याची पूर्ण विकसित अवस्था म्हणजे ह्याच्या पुढची काय अवस्था आहे ह्याच्या पुढची अवस्था अपक्षीय प्रत्येक पदार्थाला भाव पदार्थाला पूर्ण वाढीनंतर त्याच झिजण त्याचा विनाश वाढीनंतर काही नाही एक वाढ ठराविक मर्यादेपर्यंत होते ती मर्यादा संपली की पुन्हा त्याचा विनाश होतो झीज त्याला सुरु होते क्षरण सुरू होत कार्यवर्गाला एकंदर क्षरपुरुष ही संपण्या दिले आहे क्षरणे म्हणजे झिजणे तर वर्ग ते विपरीणते झाली आणि त्या वाढीचा परिपाक झाला एकदा परिपाक झाला वाढीचा म्हणजे त्याच्या पुढची वाढ नसून झिज आहे त्याच्या पुढची अवस्था म्हणजे झिजणे ही अवस्था आहे अपक्षीय आणि शेवटी विनश्यते ही गोष्ट जर आपल्या लक्षात येत असेल तर हाच नियम या जाईच्या फुलालाही लागू आहे पण हा दृष्टांत मग का जर ही गोष्ट सर्वच ठिकाणी लागू आहे त्याच कारण हे वाढ झाल्यानंतर अतिवेगाने झिजणं अति त्वरित ते आणि सुकत असतं ज्या मानाने त्याची वाढ आहे त्याच्या अतिवेगाने आणि ते सुखत असत म्हणून हा दृष्टांत घेतला कारण काही पदार्थांची झीज अत्यल्प वेगामध्ये होतात हळूहळू होते हलो हलो जीज, ते हळूहळू होणारी ही झीज माणसाच्या सहज लक्षात येत नाही की त्याचं वाढणं हे झिजेला कारण आहे विनाशाला कारण आहे माणसाच्या सहजी लक्षात येत नाही दीप उत्कर्षाला पावल्याबरोबर अव्यवहित उत्तरक्षणे जसा विनाशाला पावतो पूर्ण सुकल्या त्याच वाढणं हे जस सुकण आहे किंवा कुचभाराच परिपक्वत्व त्याची वाढ त्याची पूर्णता हीच जशी उत्तर खणे नाही व निरसभाव उत्तर खणात त्याला निरस भाव प्राप्त होतो अगदी त्याच पद्धतीने इथे इथेही ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर ते पूर्ण विकसित झालं कि अव्यवहित उत्तरक्षणी ते पुन्हा विनाशाला पावत हा महाराजांना इथे दृष्टांत देऊन विषय सांगायचा आहे दोन पुढे तर रुपा येणे असतो त्याही पेक्षा पुढे का एक एक दृष्टांत एकापेक्षा एक थोडासा अति त्वरित सुकण्याचा या प्रत्येक दृष्टांताचं वर्म आहे उदाहरणार्थ दीप उत्कर्षाला पावला तरी विनाश पावतो त्याला थोडा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कुठभाराला थोडा अधिक वेग आहे त्याच्यापेक्षा फुलाला त्याच्यापेक्षा वेग आहे म्हणजे फुलाचं जईच्या फुलाचं वाढणं विकसित होणं हे सुकणं तर वरच्या मानाने थोडासा वेग आहे त्याच्यापेक्षा पाण्यामध्ये निर्माण होणारे जे तरंग उत्पद्यमान हा कल्लोला हा निश्चयीनं उत्पन्न झालेले जे कल्लोळ आहेत तरंग आहेत ते खरोखरीच निश्चयाने पाण्यावर राहतात व अव्यवहित उत्तरक्षणी लगेच विनाशाला पावतात त्याचं निर्माण होणं हेच त्याच्या विनाशाला कारण निदान फुलाला विकसित होण्याला काही काल आहे तो लक्षात येण्याजोगाय त्याही पेक्षा वेग अति ज्याच्यामध्ये आहे असा हा दृष्टांत आहे एका चढ एक वरचे वरचे दृष्टांत हे अतिवेगाने सुकण्याच्या सूचक आहे जास्ती जास्ती वेगाचे दृष्टांत पुढे पुढे महाराजांनी दिले आहे आणि सर्वात अतिवेगाचा दृष्टांत म्हणजे विद्युत स्फुरण विद्युत उदय मात्र विद्युत उदय होतो विद्युत स्फोरण घडतं न घडतं तोच लगेच नाशहा दृश्य ते लगेच स्फोरण होत की लगेच नाश पावतो विजेच चमकणं म्हणजे त्याचा विनाश त्याच्यामध्ये एक काल सुद्धा एक क्षण सुद्धा आपण त्याच्या स्थितीचा दाखवू शकत नाही यद्यपि अत्यंत बारीक लक्षाने विचार केला असता काही काळ त्याचं अस्तित्व आहे म्हणून त्याच ते अस्तित्व असणं नसणं येणं हे एका क्षणात घडावं इतका त्याचा वेग असल्या महाराज म्हणतात न पृथक काल हा की प्रती येते त्याचा वेगळा काळ सुद्धा आपल्याला दाखवता की या काळामध्ये विद्युत निर्माण झालं हे विद्युत स्फरण झालं काही काळ राहिलं आणि नाही झालं असंही तुम्ही सांगू शकत नाही इतका त्याचा वेग आती असल्या कारणाने त्याचं चमकणं की त्याच क्षणात त्याच विलयाला जाण आहे किंवा या विद्युत स्फोरणाचा विषय सुखाचे स्फोरण हे जगामध्ये मनुष्याला उजाडून का देत नाही त्या अरे त्याचं चमकणं हेच जणू विनाशाला विनाशाच स्वरूप आहे इतका त्याचा वेग जसा असावा त्याच त्या पद्धतीने हे वृत्तीज्ञान अज्ञानाचा विनाश करून आपण स्वतः वाढण म्हणजे स्वतःचा विनाश करून घेणं त्याच क्षणी त्याचा विनाश होत असतो असं महाराजांनी सुचवायचं आहे त्याच्यात पूर्वोत्तर भाव सुद्धा नाही कसा नाही तो पुढे सांगतो पैसे पिऊने अज्ञान वाढे ज्ञान जवळ आपले विधान शेष दिवा अधिक कित्येक वेळा शरीर शास्त्रज्ञ हे विचारा ते असं म्हणतात कि मनुष्याला काही ना म्हणजे प्राया अपवाद तिथे पण सापडतील पण बहुतेक मृत्यूच्या समयी ज्या माणसाला एखाद्याला अधिक भूक लागते एखादा चांगला व्यवस्थित बोलतो एखादा माणूस चांगला टवटवीत होतो अशा काही त्याच्या प्रफुल्ल अवस्था विकसित अवस्था दिसून येतात त्यावेळी सगळ्यांना वाटत नाही आता अगदी बहुतेक बरा झाला डॉक्टरही सांगतात किंवा तेव्हा डॉक्टरचे जे हल्ली पत्रक बाहेर पडतात दवाखान्याच्या त्यात पत्रकात लिहिलेली असते की आजच्या डॉक्टरांच्या पत्रकात त्यांची प्रकृती चांगली सुधारत असल्याचे आलेली आहे की लगेच दुसऱ्या चार वाजताची पत्नी येते की अत्यंत गंभीर आहे <laughs> काय आधी काळजीच्या घरात त्याला टिपलंय <laughs> नानाथरा चालू असतात पण तिथे सुद्धा ती ज्योत त्याची जीवन ज्योत म्हणा फारतात प्राण जो थोडीशी मोठ्या अवस्थेला पावलेली असते आणि लगेच मग पुन्हा विनाशाला पावते असं शरीर विनाशाच्या वेळी अर्थात प्राणोत्क्रमणाच्या वेळीही दिसून येत तिथे पण हाच दृष्टांत लोक वापरतात म्हणजे दिव्याचे मोठे होणे हाच त्याचा नाश स्तनाचे उठणे तेच पडणे किंवा जाईच्या फुलांचे फाकणे तेच सुकणे त्याचा विकास हे त्याच्या सुकण्याचं रूप आहे तरंग उत्पन्न होणे तोच त्याचा नाश तरंगाची उत्पत्ती हाच त्याचा नाश म्हणजे तरंगाची उत्पत्ती आणि विनाश हा पुष्पाच्या विकासा आणि विकासापेक्षा आणि सुकण्यापेक्षा वेगवान म्हणून तो दृष्टांत पुढे अत्युत्तम दृष्टांत म्हणजे वीज उत्पन्न होते तोच तिचा नाश अत्युत्तम म्हणण्याचं कारण त्याच्या अव्यवहित उत्तरक्षणा सुद्धा म्हणायचं नाही समकालातच अगदी त्या क्षणामध्ये पृथक काल असा तुम्हाला होत सा निर्देश करू शकत नाही म्हणून हा विद्युत स्फुरण पुरन, स्फुरणाचा जो दृष्टांत आहे विद्युत स्फुरण हा त्याचा विनाश किंवा विद्युत स्फुरण होणं म्हणजे त्याचं मरण आहे अव्यवहित नाही त्याच क्षणात उत्तर क्षण सुद्धा घ्यायचा नाही त्याप्रमाणे अज्ञान गिळून ज्ञान कोणपर्यंत असते नाही अज्ञान गिळून हे ज्ञान किती दिवस राहतं का हे राहतच असं तर त्याचं उत्तर आहे अज्ञान गिळून झाल्यानंतर ज्ञान हे आपल्या विकासाने पूर्ण विकास होईपर्यंत वाढीपर्यंत राहतं आणि पूर्ण वाढ ज्या होते त्या क्षणात अविद्या लेश संपलेला असतो पूर्ण वाढ होई तोपर्यंत अविद्येचा लेश असतो त्याच्या अनुवृत्ती असते अविद्या संपलेली आहे पण अविद्येची अनुवृत्ती असते आणि ती अविधीची अनुवृत्ती जोपर्यंत आहे लीशरूपाने ज्याप्रमाणे कापुराची वडी ही पेटवली असताना संपूर्ण पेटते कापराची ती पेट वडी तो करपूर खंड आपल्याला नजरेला प्रतीला येत नाही <laughs> तर संपूर्ण त्या काटामध्ये त्याची जी द्रवीभूतता आहे ती किंचित झालेली आपल्याला दिसते ती वडी दिसत नाही पण त्याचा द्रवीभूतपणा जोपर्यंत तो आहे तोपर्यंत ती ज्योतिरा तो द्रवीभूतपणाही संपला की ती कर्पूर ज्योत ही समाप्त होते म्हणून कापुराची वाती उजळली ज्योती धाईच समाप्ती झाली जैश खाली फक्त आकाशिल्लक राहत ते ठेवलं होतं ज्ञानात ठेवायचो त्याचं कारण हे वृत्ती ज्ञान विनाशाला पावल्यानंतर अज्ञान निवृत्त होतं त्याबरोबर ते वृत्ती ज्ञान हे निवृत्त होतं पण याहून विवर्जित असलेला अधिष्ठानभूत स्वरूपभूत ज्ञान शिल्लक राहतं असा आपला सिद्धांत असल्या गोष्ट एक गोष्ट ध्यानात ठेवायची एक थोडसा या चिंतनीय भाग असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी एक ऊबी अशी लिहिली मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडवणीचा आहे ही ओबी वाचली असताना मी आरंभी आपल्याला षडभाव विकारांचं जे के वर्णन केलं त्याच आपल्याला स्मरण व्हावं अशा प्रकारची ही ओबी आहे